योहान अध्याय पंधरा मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ द्यावे म्हणून त्या द्राक्षवेळीला तो साफ करतो जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा तुम्ही माझ्या मध्ये आणि मी तुम्हा राहीन जसा फाटा वेलात राहिल्या वाचून फल देता नहीं तसे राय तुम फेर नहीं मी वेल तुम्हें फाटे आ जो मध्यो व मी मध्य राहत तो पुष्क फलो कारण मसुगे तुम्हारा होनी मधे राहर टाकला जो वालो मगोला कर अग्नि टाकता वाले तुम्ही माझ्या मध्ये राहिलात व माझी वचने तुम्हा मध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल तुम्ही पुष्कळ फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हाला प्रीती केली आहे माझ्या प्रीतीत राहा ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल माझा आनंद तुम्हा मध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा ही माझी आज्ञा आहे आपल्या मित्रासाठी मरावे यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही मी आज्ञा करतो तसे तुम्ही वाका तर तुम्ही माझे मित्र आहात आता मी तुम्हाला सेवक म्हणत नाही कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते पण मी तुम्हाला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हाला कळविल्या आहेत तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बीत्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून या गोष्टीने तुम्हास आज्ञा देऊन सांगतो जर जग तुमचा द्वेष करते तर लक्षात ठेवा की पहिल्यांदा जगाने माझा सुद्धा द्वेष केलेला आहे तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर जशी स्वतःवर करतात तशी प्रीती केली असती पण तुम्ही जगाचे नसल्याने आणि तुमची जगातून निवड केल्याने जग तुमचा द्वेष करते जे शब्द तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो त्यांनी जर माझी छळवणूक केली तर ते तुमचीही करतील त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमची सुद्धा पाळतील माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशा प्रकारे वागतील कारण ज्याने मला पाठविले त्याला ते ओळखत नाहीत जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्दल दोषी ठरले नसते आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या तर पापाबद्दल ते दोषी ठरले नसते पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला पित्यापासून मी सहाय्यकर्ता पाठवीन सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे तो पित्यापासून येतो जेव्हा तो येतो जे तेव्हा तो, ये तो, ते तो माझ्याविषयी सांगतो आणि तुम्ही सुद्धा माझ्याविषयी लोकांना सांगाल कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात